श्रीधर राम विजय, अध्याय धाववा नको रे जाऊ रामराय राज्याभिषेकाला जाण्याची तयारी राम, राम करीत होता तोच सुमंताने आपणास दशरथ महाराजांनी कैकईच्या महालात बोलावले आहे असा निरोप सांगितला निरोप कळताच राम रथात बसून कैकईच्या महालाकडे पित्याच्या दर्शनास निघाला सौंदर्य विशेष खुलूदकर होती कपाड़ा केशरीगंधा टिड़ा लोत्या होता धनुष्यण शोभत होते पितांबर लखलखीत दिस प्रजानन रा दर्शन घेवन धन्य होते जय जयकार करीत होते राम राया राज्याभिषेक पस सारी प्रजा उत्सुक होती राथ कैकईच्या महालाजवळ आला राम लक्ष्मण आणि सुमंत रथातून खाली उतरले आणि कैकईच्या महाला जशरथ राजाजवळ आले तर त्यांना काय दिसले महाराज जमिनीवर मुन पडले होते डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या दशरथ कैकयी यांना वंदन करून रामाने कैकेई स् विचारले दुःख झाले ते भूमीवरच काजले लिजले आहे कैकई म्हणाले महाराजांनी मला पूर्वी दोन वर दिले होते ते मी आज मागितले म्हणून त्यांना दुःख होत आहे राम म्हणाला असे कोणते वर तू मागितले की जेणे महाराजाने एवढे दुःख होत आहे मी ते पूर्वे तेव्हा कैकई म्हणाली भरताला राज्य मिळावे हा एक वर मी मागितला आहे हे म्हणतात राम अतिशय आनंदित झाला आणि म्हणाला भरत हा माझा अतिशय आवडता आहे प्राणापेक्षा मला तो प्रिय आहे माझा भरत राज्य करेल दुसरा कोणता वर मागितलास कैकई म्हणाली तापस वेश घेऊन रामा तू चौदा वर्षे वनात जावे राम म्हणाला ही पण मातृ आज्ञा म्हणून मी अवश्य पाळीन मी तुमच्यासाठी राज्य त्यागच काय पण प्राणत्यागही करीन आई आजपासून हा राम वनवासी झाला रामाविण राज्यपदी कोण बैसतो कैकेईच्या या मागणीने लक्ष्मण अत्यंत क्रोधायमान झाला तो म्हणाला रामाशिवाय सिंहासनावर कोण बसतो ते मी पाहतो रामा तू समर्थ आहे कसला वर आणि कसले काय कैकेईला राज्य आवे तूच राज्यपती बाई त्याच्या आड जे कोणी येतील त्यांचा समाचार मी घेतो राम म्हणाला लक्ष्मणा ही वेळ असं बोलण्याची नाही तुझा राग हवं त्याचे बोलण्याऐकताच लक्ष्मण गप्प बसला वडिलांना व कैकेईला वंदन करून राम कौशल्याचा निरोप घेण्यासाठी रित्या महालात आला कौशल्याला सगळे हकीकत करतात ती पण मूर्छित झाली ती म्हणाली मला टाकून तू मनात कसा जाशील या पुष्पवाटिकेत चौदा वर्षे कोणाशी संबंध न ठेवता तू गुप्तरितीने राहा तेव्हा श्रीरामाने मातीचे समतूत घालत म्हटले आई तू म्हणतेस तसेच करून कसे चालेल एक वेळ सूर्यपश्चिमे सुटवेल पण पितृवचन मी खोटे ठरू देणार नाही पितृवचन पाळण्यासाठी मी दंडकारण्यात जाणार आहे पितृ आज्ञा पाळावी हा आदर्श जगाला दाखवण्यासाठी मी वनात जात आहे आई माझ्या जाण्याने वडिलांना अतिदुःख झाले अशा परिस्थितीत तू वडिलांच्या संतीत राहा त्यांची काळजी घे इतक्यात सगळ्या अयोध्येत राम वनवासाला निघाले ही वार्ता पसरली सारे प्रजानन रामाकडे जाऊ लागले लक्ष्मण बेभान होऊन बोलावू लागला काही राज्यावर बसणार नाही हे कपटकारस्थान कैकेईचेच आहे कैकईचा वध केला तर भरताला आनंदच होईल राम लक्ष्मणाला शांत करीत म्हणाला कौशल्या सुमित्रा जशा आपल्या माता आहे तशीच कैकई आहे तिचा वध करून यशस्वी आपल्याकडे वळेल का तेव्हा लक्ष्मण म्हणाला मला तुझ्या बरोबर नये नाही तर मी प्राणत्याग करेन मग तू वनात सुखाने जा सुमित्रेने रामाची समतू घालत म्हटले माझा लक्ष्मण तुझी सेवा करेल शिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही वनात तुला फळे पाणी आणून देईल दरवाचे आमचन करून देईल हे बोलताना सुमित्रेचे नेत्र अश्रुंनी भरू लागले लक्ष्मणाने उर्मिलेची समजूत घातली आणि तो रामाबरोबर वनात निघाला कौसल्या माता रामाचे वनात हाल होतील म्हणून रडू लागली तिने त्याची दृष्ट काढली वनात राम लक्ष्मणानं कशाचीही बाधा होऊ नये म्हणून कौशल्याने आधीच उपाय केले रामाच्या दंडात साईस बांधला दृष्ट लागू नये म्हणून ते मणी घातले पंचमहाभूतांची प्रार्थना केली माते राम सुजा जावाई आई मुलीचे सौभाग्य तूच रक्षण कर राम कौशल्यला म्हणाला चौदा वर्षी आत्ता संपती आणि मग मी तुला लगेच भेटे राम सीतेकडे निरोप घेण्यासाठी आला रामाच्या अंगावर राजचिन्हे नाहीत म्हणून सीता विचारात पडली तेव्हा राम सीतेला सांगू लागला मी आणि लक्ष्मण मनात निघालो हो। आहोत तू इथे कौशल्यसाठी सुमित्रा आणि कैकेईची सेवा कर वनात येऊ नको तू वनात आलीस तर तुला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल राघ तेथे सीता तेव्हा सीता म्हणाली मला येथे ठेवून थे तुम्ही जाऊ नका तसेच तसे कराल तर माझे प्राण जातील तुमच्यासारखा शू वीरपती बरोबर असताना अरण्यात भय कुणातील जेथे राम तेथे सीता त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही तेव्हा राम म्हणाला तू वशिष्ठांकडून परवानगी घे वशिष्ठाने रामाला सांगितले सीतेला तू बरोबर नाही तुमच्या रक्षणा लक्ष्मणाला पण नाही लक्ष्मणाने वशिष्ठांकडून बाण भाता धनुष्य आणली रामाने गुरुजनांना प्रजाजनांना इतकी जाणी दिली की ती चौदा वर्षे पूर्व होते सगळे अश्रू ढाळीत होते दशरथ कैकईला वंदन करण्यासाठी राम कैकई भवनात आला रामाने रा... रा... राजाने रामाला सांगितले संरक्षणासाठी वनात तू राजाचे सैन्य घेऊन जा तेव्हा ते रामाने सांगितले की मी तप करण्यासाठी वनात जात आहे राजाने वृद्धपणी वनात जावे असे आहे ना मी आधीच जाऊन तप करून येई तिथे सैन्याचे काय काम दशरथाचे हे बोलणे ऐकताच कैकईने रामाला लक्ष्मणाला वलकले आणून दिली ज्या दिवशी रामाच्या अंगावर युवराज म्हणून भरदडी वस्त्रे चढायची त्याच दिवशी वल्कले नेसून रामाला वनात जावे लागले कैकेईने सीतेलाही वलकले आणून दिले अंगावरील मौल्यवान वस्त्रालंकार काढून ठेवून वल्कले, वल्कले नेसाव्यास कैकेने सीतेला सांगितले दशरथ संतापून म्हणाला सीतेचे वस्त्रालंकार काढून घेते तुला काहीच कसं वाटत नाही सुमंता जा सीतेला दिव्य वस्त्रालंकार दे वशिष्ठही म्हणाले सीतेने वलकले नेसण्याचे कारण नाही दशरथाच्या आग्रहाने सुमंताने रथ आणला सर्वांना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेऊन राम लक्ष्मण व सीता व निघाले रामाच्या बरोबर अयोध्यावासी लोक निघाले होते रात्र झाली रामाची इच्छा व लोकांना आलेला थकवा यामुळे त्यांना झोप लागली रामाने सुमंताला सांगितले माझ्यासाठी हे लोक असेच चालते तर त्यांचे प्राण जाते तेव्हा गुपचूप रथ येथून पुढे काढा तेथून सकाळी लोक उठून पाहतात तो रथासह राम गेलेला लोकांनी तिथे इतका शोक केला कि रडता रडता तेच एकमेकांना विचारू लागले राम कुठे गेला साधना करता करता झोप लागली तर हाती आलेले ब्रह्म कधी सुटेले असा नेम नाही भरधाव वेगाने रथ शृंगवेल पुराशी आला रामाने सुमंताला रथासह परत जायला सांगितले ते गुहकाला भेटायला निघाले अध्याय दहा समाप्त